पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण अठरावे गावातील शांतीदले काही दिवसांपूर्वी माझ्या सांगण्यावरुन शांतीदले स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही तथापि त्यापासून एक धडा मिळाला आणि तो म्हणजे या दलाचे स्वरुपच असे आहे की त्यांच्या सदस्यांची संख्या फार मोठी असणार नाही साधारणपणे कोणत्याही स्वयंसेवक पथकाबद्दल जरशक्तीचा उपयोग हाच त्यांचा पाया असल तशीच तिचा भंग झाला म्हणजे शक्तीचा वापर म्हणजे दंड शिक्षा वगैरे अशा संघटनांमध्ये सभासदाचे चारित्र्य अथवा शीलसंपन्नता कशी आहे यावर भर दिला जात नाही शारीरिक मजबूती हीच मुख्य गोष्ट धरली जाते परंतु अहिंसक संघटनामधे उलट परिस्थिती असली पाहिजे तिथ शीलसंपन्नता किंवा चारित्र्य यालाच मुख्य महत्व आहे आणि शरीरसंपत्ला दुय्यम स्थान आहे अशी पुष्कळ माणस अस म्हणूनच अहिंसक पदके ती कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने लहाणच असली पाहिजेत अशी पदके सर्वत्र पसरलेली असावीत प्रत्येक खेड्यात अथवा मोहल्ल्यात एक एक पथक असावे त्याच्या सदस्यांचा परस्परांशी चांगला परिचय असला पाहिजे प्रत्येक पथकाने आपला प्रमुख निवडावा सगळ्या सदस्यांचा दर्जा एकच असणार परंतु सगळे जेव्हा एकाच प्रकारचे काम करतात तेव्हा एकाच्या शिस्तीखाली ते काम चालले पाहिजे नाही त्या कामाची हानी होईल जेथे दोन किंवा अधिक पदके असतील तेथे त्यांच्या पुढाऱ्यांनी एकमेकांशी विचारविनिमय केला पाहिजे आणि कार्याची एकच दिशा ठरवली पाहिजे या मार्गानेच यशाची खात्री लाभेल अशा तऱ्हेने जर अहिंसक स्वयंसेवक पथके स्थापन झाली तर त्यांना कोणतीही कटकट मिळविता येईल आखाड्यांमध्ये शरीरबल संवर्धनाचे दिले जाणारे सर्व शिक्षण या दलांना लागणार नाही परंतु त्यातील काही द्यावे लागेल एक गोष्ट मात्र अशा संघटनांच्या सर्व सदस्यांना साधारण आहे आणि ती म्हणजे ईश्वरावर दृढ श्रद्धा तोच आपला खरा मित्र व कर्ता कर्विता आहे त्याच्यावर भरोसा असल्याखेरीज या शांती सेना निष्प्राण होतील ईश्वराला नाव कोणतेही असो प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे की त्याच्याच सामर्थ्याने प्रत्येकजण काही करू शकेल असा इसम दुसऱ्याचा प्राण कधीच घेणार नाही जरूर पडली तर तो स्वतः मरायला तयार होईल आणि अशा मृत्यूवरच विजय मिळवून शिरंजीव होईल ज्या मनुष्याच्या मनावर हा नियम उत्तम प्रकार ठरलेला आहे आणि त्याचे परिपालन करणे हा ज्याच्या जीवनाचा भाग झालेला आहे तो मृषतेला आपोआप उपजत बुद्धीनेच कसे वागावे हे कळेल तथापि हे सगळे म्हणल्यानंतरही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी जे काही नियम बसविले आहेत त्यातील काही येथे देतो एक स्वयंसेवकाने आपल्याजवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये दोन पथकाचे सदस्य सहज ओळखता येण्याजोगे असावेत तीन प्रत्येक स्वयंसेवकाजवळ जखमा वगैरे बांधण्याचे साहित्य कातर सुईदोरा शस्त्र चाकू वगैरे सामान प्राथमिक स्वरूपाचे उपचार करता येण्यासाठी सदैव असले पाहिजे चार जखमी किंवा घाळ्या माणसांना उचलून सुरक्षितपणे नेण्याचे ज्ञान स्वयंसेवकाला असले पाहिजे 5. आग कशी विजवावी आग लागलेल्या स्थळी स्वतःला भाजून न घेता कसे शिरावे उंचावर माणसे सोडण्याकरता कसे चढावे व उतरावे याचे ज्ञान हवे ज्यांना सोडवावा त्यांचा भार वाहूनही उतरावे लागते सहा आळी मोल्यातील सर्व माणसांशी सेवकाची ओळख देखील असली पाहिजे अशी जान जाणपहे ही सुद्धा एक सेवाच आहे सात आपल्या हृदयात स्वयंसेवकांनी सदोदित रामनामाचा जप करावा आणि आपणासारखी श्रद्धा असणाऱ्यांनाही सदैव तसे करण्याविषयी विनवावे माणूस ईश्वराचे नाव पुष्कळदा केवळ पोपटपंचीप्रमाणे घेतो के आणि त्यापासून फलाची आशा ठेवतो हो खऱ्या साधकाची श्रद्धा सजीव असली म्हणजे पोपटासारखा जप करण्यातील अनृत निघून जाईल इतकेच नाही तर इतरांच्या अंतकरणातील असले अनुरुद्ध देखील त्यामुळे हद्दपार होईल हरिजन पाच पाच एकोणीसशे शे